पवित्रता के हे मंत्र दाता पवित्रता के हे मंत्रदाता हम पर तुम्हारे एहसान लाखों से चल रे सन्मार्ग पर अब इन्सान लाखो पवित्रता के हे नमस्कार मित्रांनो मी आहे मीनाक्षी आणि आपण सर्वजण ऐकत आहात रेडिओ शिवनेरी आजचे आपले इतिहासकार वीर मराठा सरदार बाजीप्रभू देशपांडे यांचे आज आपण ओरजीवन चरित्र ऐकणार आहात तर मित्रांनो बाजीप्रभू देशपांडे यांचा जन्म तीस ऑगस्ट सोळाशे रोजी सिंध तालुका भोर जिल्हा पुणे येथे झाला बाजी प्रभू देशपांडे पुणे जिल्ह्यातील विरोध करणाऱ्या बांधलांचे बाजी सरनोबत होते परंतु बाजींचे प्रशासकीय कौशल्य आणि शौर्य पाहून छत्रपती शिवाजी महाराजांनी हे अष्टपैलू व्यक्तिमत्व आपले निष्ठा हातांनी दोन सम शेरी व दांडपट्टे चालविण्यात ते तर शिवरायांच्या सैन्यात हा अमोल सेनानी होता शिवरायांवर त्यांची अलोट भक्ती होती आषाढ वद्य प्रतिपदा उजाडली हिरडस मावळ्याच्या बांदर देशमुखांचा सहाशे लोकांचा जमाव शिवाजी राजांबरोबर होता राजे स्वत पालखीत बसले होते रात्री नऊचा सुमार होता जोहरचा वेढा गाफिल होता भवानी देवीने शत्रुसैन्यावर मोहिनी घातली होती महाराजांनी प्रवास सुरू करताच हिरांनी पूर्वीच्या साक्षीने चांगडभर चिखलातून वृक्ष लतांच्या मधून जिथे पावसाने त्रस्त झालेले वाघ गुहेत दाटी करून बसले आहेत आणि वाळुळातून निघणाऱ्या सापांवर मोड चित करीत धावून जात आहे प्रेक्षणी आपल्या विशाल गडावर चढून तेथे आपल्या सैन्यास विश्रांती मिळावी या हेतूने मुक्काम केला सिद्धी जोहरने पन्हाळाला घातलेल्या वेड्यातून सुटण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज निवडक मावळ्यांसह विशाल गडाकडे निघाले होते त्यावेळी असलेले विचापुरी सैन्य आपली फसवणूक झाली हे लक्षात घेऊन त्यांचा पाठलाग करू लागले दौडत पाठलागावर निघाला दोन हजार घोडदळ व माग पायदळ निघाले उजाडले आषाढ वैद्य प्रतिपदा उगवले तेरा जुलै सोळाशे सिद्धी मसूदच्या स्वारांची आरोळी आली मावळ्यांची बाजींची आणि महाराजांची कुलघाल उडाली मोठ्या मेटाकुटीने त्यांनी गजापूरचे कुड घोडखिंड गाठली विशालगड चार कोस दूर होता वक्त बाकाव होता बाजींनी महाराजांना हट्टाने विशाळगडाला जायला लावले आणि निम्म्या सैन्याशी घोडखिंडीच्या तोंडावर शत्रूला अडवायला बाजी उभी राहिले महाराजगडावर पोहचून इशारती होईपर्यंत बाजी खिंड झुज झुंजवणार होते बाजी व फुलाची हे दोघे बंधू गजापूरच्या खिंडीत म्हणजेच घोडखिंडीत बांदल सैन्यांसह सिद्धीच्या सैन्यासाठी महाकाळ म्हणून उभी राहिले सिद्धी आलाच भयंकर रणकंदन सुरू झाले खळाळणाऱ्या आषाढ धारात मावळ्यांचे रक्त मिसळत होते हजारोंच्या सैन्याला फक्त तीनशे मराठा मावळ्यांनी रोखले होते लवकरात लवकर गडावर जाऊन इशार तिच्या तो तोफा उडविण्यासाठी महाराज धावत होते महाराजांनी विशाळ गडच्या पाहिता गाठला आणि घात झाला श्रिंगारपूरचे पुरियम श्रींगारपूरचे राव सुरवे आणि बादशाही चाकळीत स्वराज्याशी वैर करणारे पापग्रह सुरवे व दळवी यांनी महाराजांची वाट अडवली झुंज सुरू झाली घोडखिंड लगीन मंडपासारखी गाजत होती बाजी वाट बघत होते की अंधारात वाट काढत चालवून शरीर थकलेल्या स्थितीत असतानाही बाजी प्रभू आणि त्यांच्या मावळ्यांनी मिळून मोठ्या हिंतीने खिंड लढविली सिद्धी मसूद चे सैन्य अडविताना कामी आले पडलेले बंधू धुलाजी जखमी झालेले स्वतःचे शरीर या कशाचेही भान बाजींना नव्हते अद्यापहीश्रांत श्रमत होते आधी धावताना व नंतर लढताना संध्याकाळ झाले अंधार वाढतच चालला आणि कोंडी फोडून शिवाजी महाराज विशाळगडावर पोहोचले महाराज विशाळगडावर सुखरूप पोहचले याचा इशारा देणाऱ्या तोफांच्या आवाजाकडे त्यांचे कान होते भराभरा भरा तोफांची सरबत्ती सुरू झाली तोफांचा आवाज ऐकेपर्यंत ते दोन्ही हातात तलवार घेऊन राणांची बाजी लावून लढत होते आणि आनंदाचा कल्लोळ बाजींच्या मनी उठला कामगिरी फत्ते झाली होती तेवढ्यात खाड कन घाव बाजींच्या छातीवर बसला बाजी कोसळले छाती फुटली तरीही बाजी आनंदातचते स्वामी कार्य खर्च झाच्या समाधानाने त्यांनी प्राण सोडले गजापूरची खिंड पावन झाली होती घोड खिंडीतला हा लढा मराठ्यांच्या इतिहासात जरामर्थ पराक्रमाची शर्त करणारा होता तर मित्रांनो बघा आज आपण इतिहासकार आपले बाजीप्रभू यांचे जीवन चरित्र ऐकले तर बघा बाजीप्रभूंमध्ये स्वामीनिष्ठता करारी स्वभाव आणि सतत लढवय असल्यामुळे आणि त्यांच्यामध्ये जी शक्ती होती त्या शक्तीने त्यांनी शिवाजी महाराजांना घोडखिंड देखील जिंकून दिली तर त्यांच्या त्याग वृत्ती आणि समर्पण भाव या गुणांनी आज बाजीप्रभूंना आपण सगळेजण ओळखतो आणि इतिहासामध्ये त्यांनी आपले नाव सोनेहरी अक्षरांमध्ये लिहून काढले तर असेही आपले बाजीप्रभू जे स्वामिनिष्ठ होते तर मित्रांनो आपण ह्या जीवनचरित्रातून एकच गोष्ट शिकतो की आपल्यामध्ये देखील जर स्वामी भक्ती असेल किंवा ईश्वर भक्ती असेल आपण एकनिष्ठतेने जर परमात्म्याची भक्ती करून किंवा जर आपल्यामध्ये इमानदारी आणि नम्रता आणि अज्ञाधारकपणा किंवा जी स्वामीनिष्ठता असेल तर त्या गुणांनीच आपण स्वतःची ओळख साऱ्या विश्वामध्ये सुनेऱ्या अक्षरांनी लिहू शकतो हो। आहोत तर मित्रांनो बाजीप्रभूंनी तर आपला इतिहास घडवला आपण देखील सर्वांनी मिळून कोणते तरी असे श्रेष्ठ आणि शूर कार्य करून आपण देखील आपल्या कर्मांनी आपले नाव सुनर्या अक्षरामध्ये लिहून आपलं जीवनचरित्र घडवू शकत आहोत तर चला तर मित्रांनो पुढच्या भागात आपण आणखीन एक विशेष असण जीवनचरित्र घेऊन परत भेटूया तोपर्यंत नमस्कार इसान insan...